<laughs> अध्याय दोनशे ब्याऐंशी वा वृत्रवधक व ब्रह्महत्या भिव्यभाग भीष्म म्हणतात हे धर्मा वृत्रासूर सर्व बाजूंनी ज्वराने व्याप्त झाला त्यावेळी त्याचे शरीरात जी जी चिन्हे होऊ लागली ती आई त्याचे तोंडातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या व तो अतिशय फिका पडून भ्यासूर दिसू लागला त्याचे अंग थरथर कापू लागले व श्वासही फार वाढला त्याचे अंगावर थरारून काटा उभा राहिला व सुस्काराही जोराचा वाहू लागला आणि त्याची जी स्मृती ती अशुभलक्षणी व महाघोर अशा कोल्लीच्या रूपाने तोंडातून बाहेर पडली जळजळीत पेटलेला उल्का त्याच्या डाव्या बगलेशी पडू लागल्या आणि गिधाडे कंक व बगळे यांचे थवेच्या थवे, थवे अशुभ असे भेसूर शब्द करीत त्याचे मस्तकाभोवती घिरत्या घालू लागले नंतर तो देवपूजित इंद्र रथात बसून व आपले वज्र उगारून त्या रणांगणी त्या दैत्याकडे रोखून पाहू लागला त्यावेळी राजेंद्र त्या महासुराने अमानुष शब्द केला व अंगामध्ये तीव्र जप ज्वर लोटल्यामुळे तो जांभया देऊ लागला तो जांभय्या देतो ही संधी साधून इंद्राने आपला अति जलाल केवळ कालाग्नितुल्य असा वज्र त्यावर फेकला आणि त्या वज्राने एका आक्षणात त्या अगडबंब दैत्याला खाली पाडले। तेव्हा हे भरतश्रेष्ठा वृत्र मारलेला पाहून देवमंडळीत पुनरपी सर्वभर गलवा गलबा झाला वृत्राला मारून महायशस्वी झालेला तो इंद्र आपल्या त्या विष्णुतेजाने युक्त अशा वज्रासह थेट स्वर्गासच गेला इकडे हे कौरवेषा त्या वृत्राच्या शरीरातून मोठी भयंकर घोर सर्व लोकांचा थरकाप करणारी विकार विकट काळसर पिंगटवर्णाची व एखाद्या कृत्येप्रमाणे केस विदारून गळ्यात रुंडमाळा घालून व रक्ताची अंघोळ करून चिंध्यावलकले नेसलेली व अत्युग्र दृष्टीची अशी भ्यासूर ब्रह्महत्या बाहेर पडून त्या वज्रधर इंद्राला शोधू लागली इतक्यात काही वेळाने लोककल्याणाचे काही कामा करता वृत्रशत्रू इंद्र स्वर्गलोकाकडे जाण्यासाठी थी, आपल्या ठिकाणाहून बाहेर पडत होता इतक्यात त्या ब्रह्महत्येने त्या तेजस्वी इंद्राला गाठले व लगेच त्याला पक्केच जखडले त्यावेळी त्या, त्या ब्रह्महत्येच्या भयाने भिवून जाऊन तो इंद्र कितीतरी वर्षे कमळाच्या नाळात दडून बसला पण त्या ब्रह्महत्येने मोठ्या प्रयत्नाने त्याला हुडकून काढून तेथेही त्याला पुन्हा पकडले यावेळी मात्र हे कौरवेश्वरा तो इंद्र अगदी खरकन उतरला बाकी तिला झाडण्यासाठी त्याने आपल्याकडून होती तेवढी शिकस्त केली परंतु ती त्याच्या हातून दूर होईना शेवटी तिच्या सकटच तो पितामहाकडे गेला त्यांचे पाया पडला त्यावेळी ब्रह्महत्येने इंद्राला पछाडलेले पाहून ब्रह्मदेवालाही मोठा विचार पडला तथापि तो अति गोडस्वराने तिला गुंजारून बोलला की हे कल्याणी हा इंद्र आम्हा सर्वदेवांचा मुख्य आहे याकरता याला सोड आणि एरवी माझी इच्छा पुरी कर आणि एवढी माझी इच्छा पुरी कर व याचे बदला तुझी कोणतीही इच्छा असली तरी ती पुरी करण्यास मी सिद्ध आहे तेव्हा ती काय असेल ती मोगळी मनाने सांग ब्रह्मत्या म्हणाली आपल्यासारखे लोक करते मजवर प्रसन्न झाले त्याअर्थी मी आपल्यास कृतकृत्यच समजते तथापि माझे एक बारीकसे मागणे आहे ते इतकेच की मला आपण कुठेतरी वस्तिस्थान द्यावे कारण हे देवा लोकातील हिंसादी क्रूर प्रवृत्ती व अमर्यादपणा याना आला घर आपसे अनाचाराला मरिया घतित्व जगत कल्याणार्थ है, है, है धर्मज्ञा लोकेश्वरा अपन ज्यादा प्रेमा ने माला संगता तर्थी मी इंद्राला सोडन दूर होते परंतु मी राहावे कोठे एवढ्याची तजवीज आपण लावा भीष्म म्हणता ब्रह्मदेव त्या हत्येला म्हणाले फार बरे ते मजेकडे लागले असे म्हणून इंद्राची ती ब्रह्मात त्या युक्तीने त्याचपासून ब्रह्मदेवाने दूर केली तो प्रकार असा त्यावेळी त्या महात्म्या स्वयंभूने वन्हीचे ध्यान केले तेव्हा तो जवळ येऊन ब्रह्मदेवाला म्हणाला हे अनिंदिता भगवंता मी आपल्या हेतूप्रमाणे आपल्या सन्नीधा आलो आहे तरी हे देवा मी कोणती कामगिरी करावी ते मला आपण सांगावे ब्रह्मदेव म्हणाले हे अग्नि या इनराला पापमुक्त करण्यासाठी मी या ब्रह्महत्येचे अनेक भाग करीत आहे यापैकी चौथा भाग तू घ्यावास अग्नीने उत्तर दिले हे ब्रह्मन हे प्रभू हे लोकमान्य मी ही ब्रह्म हत्यापसून मजी सुटका वाट का योजली है ती मला मा प्रथम खर्या प्रकारे प्रकार द्याल अशी आशा है ब्रह्मदेव मना ठीक है जो को मनुष्य तुला प्रज्वलित करून स्वत तमोव्याप्त बीजे औषधी कि रस ये तुझा हवन करून तुझे यजन करना नहीं अशा मनुष्य ही हत्या तत्का शिव ते थेच राहील याकरता हे भव्य वाहना या कामी तुझा मनस्ताप दूर कर ब्रह्मदेवाचे हे शब्द ऐका ऐकताच तो हव्य कव्य खाणारा देवाग्नी ब्रह्मदेवाचे म्हणण्याला कबूल झाला आणि अर्थातच त्याच्या देहात हत्येचा चौथा भाग शिरला यानंतर ब्रह्मदेवाने वृक्ष औषधी आणि तृण यांना हाक मारून अग्नीप्रमाणेच त्यांच्याशी बोलणे लावले ते ऐकून ती वृषौषधी तृणे अग्नीप्रमाणेच अंतर्यामी क्लेश पाहून पाहून ब्रह्मदेवाला म्हणू लागली की हे लोकपिता महा आपण ही हत्या आमावर लादता पण हिजपासून आमची सुटका कशी होणार दैवाने आम्हाला अगोदर जर्जर केले आहे अशात आपणही आम्हावर असली धाड घालणे योग्य नाही देवा आम्ही सुद्धा सर्व ऊन थंडी झंजावात ही सहन करीत चालू शिवाय छेदन भेदन ही आमचे कपाळी लागलेच आहे तथापि हे त्रिलोकेश आपलीच आज्ञा आहे अर्थी आम्ही ही हत्या तूर्त स्वीकारतो परंतु हितून आम्ही सुटण्याची युक्ती आपण योजून ठेवावी ब्रह्मदेव म्हणाले युक्ती योजलेलीच आहे जो कोणी मनुष्य अमावस्यादी परवा मोहाने तुमचे छेदनभेदन करील त्याचे मागोमागही जाईल भीष्म म्हणतात महात्मा ब्रह्मदेवाने हे आश्वासन देताच त्या वृक्षौषधी तृणानी हत्येचा स्वीकार करून ब्रह्मदेवाची पूजा केली आणि परत त्वरित आपली वाट धरली नंतर ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलवून मोठ्या गोड वाढीने त्यांना गुंजारून म्हटले सुंदरी हो ही हत्या इंद्रापासून चालत आली आहे याकरता माझ्या आज्ञेवरून हिचा चौथा भाग तुम्ही घ्या अप्सरा म्हणाल्या हे देवेशा आपलीच आज्ञा आहे त्या पक्षी आम्ही ही हत्या घेण्यास उद्युक्त झालो असे समजा तरी तिच्यापासून आमची सुटका कशी ही तोड आम्हा प्रथम सांगा ब्रह्मदेव म्हणाले जो कोणी मनुष्य स्त्री रजस्वला असताना तिच्याशी मैथून करील त्यांच्यात ही तुमची पीडा शिरेल का आता तर तुमचा मनस्ताप दूर झाला ना भीष्म म्हणतात यावर त्या अपसरांनी झाला असे मोठ्या आनंदाने म्हणून ती हत्या स्वीकारून आपापल्या स्थाने गमन केले व तेथे त्या पूर्वत आनंदात रममान झाल्या नंतर त्या महातपस्वी त्रैलोक्यकर्त्या देवाने अपांसे म्हणजे उदकांचे चिंतन केले त्याबरोबर त्या सर्वही जमून त्या अमित तेजस्वी ब्रह्मदेवाकडे येऊन त्याला वंदन करून म्हणाल्या हे अरिमर्दना देवा तुझे आज्ञेवरून या आम्ही तुझ्याकडे आलो आहोत तर हे लोकेश्वरा आम्हास काय ती आज्ञा द्यावी ब्रह्मदेव म्हणाले वृत्रापासून ही महाभयंकर ब्रह्मात्या इंद्रास प्राप्त झाली आहे हिचा चतुर्थांश तुम्ही घ्या आप म्हणाल्या हे लोकेशा तू आमचा प्रभू आहेस तेव्हा तुझे इच्छेप्रमाणेच होऊ दे परंतु आमचे सुटकेची तोड काय ती अगोदर ठरवली पाहिजे कारण हे देवेशा सर्व जगाची शेवटली धाव तुझेकडेच आहे तुझं वाचून दुसरे कोणाचा प्रसाद आम्हा संकटात काढून का बाहेर काढील बरे ब्रह्मदेव म्हणाले अम पाणी म्हणजे का अम पाणी म्हणजे काय पदार्थ आहे अशी तुम्हाविषयी तुच्छबुद्धी करून जो मूळ मनुष्य तुमच्यात कफ मूत्र मळ ही टाकील त्यात ही हत्या चप शिरून तेथेच राहील व या प्रकारे तुमची मोकळीक होईल हे मी तुम्हा खरे सांगतो हे hey, युधिष्ठिरा नंतर ती ब्रह्महत्या इंद्राला सोडून ब्रह्मदेवाने तिला जीजी जी अग्न्यादी चार निवासस्थाने सांगून दिली तेथे निघून गेली हे hey, राजा याप्रमाणे इंद्रावर आलेली ब्रह्महत्या ब्रह्मदेवाने दूर केली त्यावेळी त्या, त्या हत्येपासून शुद्धी प्राप्त व्हावी म्हणून इंद्राने ब्रह्मदेवाच्या अनुमयताने अश्वमेध यज्ञही केला व त्यामुळे तो पाप निर्मुक्त झाला असे ऐकतो येतावता सहस्रशहा शत्रूंना मारून राजर्षी मिळाल्यामुळे इंद्राला अतुल आनंद झाला हे राजा त्या वृत्राचे रक्तापासून शेंडीवाले कोंबडे उत्पन्न झाले आणि यामुळे ज्यांनी तपाची दीक्षा घेतली आहे असे लोक व ब्राह्मण यांनी ते खाणे योग्य नाही हे कुरुनंदना या ब्राह्मणांचे तूही सर्वावस्थात भले करीत कारण ब्राह्मण म्हणजे पृथ्वीवरील देवच असे प्रसिद्ध आहे हे कौरवेश्वरा वृत्रासुरा एवढा प्रचंड खराब पण त्यालाही तेजस्वे इंद्राने आपल्या कुशाग्रबुद्धीने व तडजोडीने नाहीसे केले आणि हे कुंती शत्रुहंत्या इंद्राप्रमाणे तूही या पृथ्वीवर अजिंक्य होशेल जो कोणी ब्राह्मण मंडळी पुढे परवापर्वाचे ठिकाणी इंद्राचे हे दिव्याख्यान सांगतील त्यांना पाप गाठणार नाही बाधर्मा अशा प्रकारे वृत्रा संबंधी इंद्राने केलेले अद्भुत कर्म मी तुला कथन केले याशिवाय आणखी काय ऐकायची तुझी इच्छा आहे ते सांग ओम तत्स्य